ज्ञानाचा लटकेपणा पुढच्या प्रकरणात करायचा पण महाराज म्हणतात ते आपोआप ठरेल पण आता आपण ज्या प्रस्तुत <coughs> प्राप्त असलेल्या वस्तूची गती चिंतनी असल्या कारणाने तो विचार आपण अगोदर करूया हे मनामध्ये आणून महाराज म्हणतात असो आता हा प्रस्ताव आधी अज्ञानाचा भांडोळा घेऊ मग तयाच्या साचीला होणतात अभुना आरंभी आपण असं करूया या आग्निजनांचा जो संभ्रम आहे त्याचा आपण अंगीकार करू आणि अंगीकार करून अज्ञानाचा अगोदर विचार आणि अज्ञान विचारामध्ये जर अज्ञान असेल घ्यायचं ठरेल तर ज्ञानही तसंच आहे असं आपण पुढे म्हणतो तसं काय म्हणायचं ना तसं जसं अज्ञान त्यापेक्षा फार त्याला म्हणायचं नाही जसं त्या बैलाचं वर्णन त्यात असत हा बैल फक्त मोठेला बसतो बाकी कामाला तसाच याचा तसा अर्थ जसा मोठेला बसतो तसा तो फुलवाला तू बसतो तसा तो नागरालाही बसतो तसा तो, तो गाडीला फक्त म्हणायचं नाही मात्र म्हणताना काय हा बैल फक्त तुम्हाला जोडी फक्त मोठेला बसते एरवी कामाला तशीच म्हणजे कसे जशी मोठेला बसते तशी सगळीकडे बसते काम करीत नाही त्याप्रमाणे एकदा अज्ञान लटक ठरलं म्हणजे बाकी ज्ञानही तसंच आहे तसं जाणजे कसं जसं अज्ञान आहे तसं ते लटका असतात अर्थ हे त्याचं उत्तर असल्यामुळे ज्ञाने मला म्हणतात प्रस्तावनापूर मी आता माझ्या मुख्य विषयाकडे ओळखो दोन तासांतर म्हणायचे हे गृहस्थ आमचे आमचे गृहस्थ दोन तासांतर काय म्हणायचे दोन तास व्याख्यान करायचे शेवटी दोन तासानंतर काय म्हणायचं आता आम्ही माझ्या मुख्य विषयाकडे ओळखी म्हणायची दोन तासामध्ये जर याची प्रस्तावना झाली आता प्रतिपाद्या विषय केवळ सुरू व्हायचं हो त्याप्रमाणे आत्तापर्यंतच्या या जवळजवळ सहा ओब्या ह्या प्रस्तावने महाराज म्हणतात आता प्रस्तावित भाषण म्हणजे माणसांना थोडक्यात आटोकून रूप सांगून पुढे चालायला लागायचे ते नाही प्रास्ताविक भाषण करणाऱ्याने जर सगळा एकंदर समारंभाचा वेळ घेतला तर बाकीच्या वक्त्यांनी काय बोलायचं प्रमुख पाहुण्याने काय का करायचं ज्या वाटेत त्या वाटेने चालायला लागायचे दुसरे काय तेव्हा मौली म्हणते प्रस्तावनेत मंगलाचरणातच धडाभर तेल संपलं म्हणजे पूर्वीची पद्धती आहे लक्षात मी बोलतोय ते काय मंगलाचरणाचं धडाभर तेल संपले ह्याचा अर्थ असा काय असायचं की एखादा नाटक बीटक खेळवला ते पूर्वीचे दिवे म्हणजे तेलावरचे सगळे दिवे असायचे मोठमोठ्या समया वगैरे पेटवलेल्या किंवा त्या मशाली ते तेलावरच चाले ते गावातले रावसाहेब आले तर अर्धा खेळ झाला असायचा म्हणजे मंगलाचरण संपत आलेलं असायचं ते आले म्हणजे पुन्हा त्यांनी सांगायचं मी आलोय पहिल्यापासून सुरुवात ज्या आलं पुन्हा मंगलाचरण सुरू अर्ध मंगलाचरण झालं की पुढे कोणीतरी खास आहे काही बसेल ते आणखीन कोणीतरी पाटील आणखीन कोणीतरी प्रतिष्ठित येऊन बसेल प्रत्येक प्रतिष्ठिता करता पुन्हा मंगलाचरण ते मंगलाचरण होईपर्यंत मंगलाचरणाच्या पुढे ते नाटक तो खेळ होईल ना काय करणार सांग या सगळ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे कि मंगलाचरणातच किती वेळ घालवायचा त्यापर्यंत प्रस्तावना किती करायची आता प्रस्तावना पुरे मुख्य विषयाकडे आपण बोलूया काय की अज्ञान आधी आहे का पहिला शोध आपण अज्ञानाचा आहे आणि अज्ञानाचा शोध घेतल्यानंतर म्हणजे धांडोळा शब्द त्याच्यासाठी वापरा त्याचा आपण अगोदर धांडोळा घेऊ हो। एकदा शोध शब्द आपण त्याचा अर्थ लक्षात ठेवा म्हणजे मौलीचा शब्द मोठा चांगला मराठीतला एक शोभणारा असा शब्द आहे त्याचं भारदस्त पण त्याच्यामध्ये शोध शब्द जरा मिळमिळ आहे शब्द जरा स्वच्छ धांडोळा म्हणण्यामध्ये काना कोपरा झाडून झटकून पाहणं असं त्याला म्हणायचं तेव्हा आपण अगोदर अज्ञानाचा शोध घेऊ अज्ञानाचा धांडोळा घेऊ मुळात अज्ञानच जर सिद्ध झालं नाही त्याचं जर अस्तित्व नाही असं ठरलं त्याचं वस्तुत्व जर मिथ्या ठरलं लटकं ठरलं तर मग त्याला जाणणार जे वृत्तीज्ञान कोणाला जाणणार अज्ञानाला जाणणार जे वृत्तीज्ञान ते वृत्तीज्ञानही आपोआपच लटकं ठरेल ते मिथ्या ठरे, त्या ज्ञानाच्या मिथ्यात्वासाठी पुन्हा वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही म्हणून बावी पहिल्यांदा जो माणूस जो गुरु पक्षी अज्ञान आहे असं जो म्हणतो त्या म्हणणाऱ्याला विचारतात प्रश्न विचारतात तो अज्ञान आहे म्हणतोस तुला मला असं विचारायचं तुला अज्ञानाचं ज्ञान आहे का हा पहिल्या प्रश्नामध्ये जर अज्ञान आहे असं म्हणतोस तर अज्ञानाचं ज्ञान आहे का तू सांग त्याला आहेच म्हणावं लागेल का तो का म्हणतोय अज्ञान आहे म्हणतो अज्ञान आहे म्हणणाऱ्याला अज्ञानाचं ज्ञान आहे असंच सिद्ध होतं तो मान्य करू न करू त्याच्या बोलण्यावरून हीच गोष्ट सिद्ध होते की अज्ञान आहे कोणाचं म्हणणं आहे कुरुपक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही तो म्हणतो अज्ञान आहे ज्ञानेश्वर म्हणतात म्हणजे तुझ्या बोलण्यात एवढा जोर आहे तो जर बोलणं असं विधिमुखाचं आहे की अज्ञान आहे असं म्हणतो ना मुंडे तुला अज्ञानाचं ज्ञान आहे कारण अज्ञान आहे हा व्यवहार आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की अस्तित्वाचा व्यवहार होण्याच्या पूर्वी त्याच्या अस्तित्वाची काय असावी लागते जाण असावी लागते ज्या हा पूर्व पक्षी अज्ञान आहे असा व्यवहार करतोय अस्तित्वाचा व्यवहार करतोय अज्ञानाच्या त्या अर्थी त्याला अज्ञानाचं ज्ञान आहे असं सिद्ध होतं अज्ञानाची जाणीव ज्या वेळ पदार्थ आहे का नाही अज्ञानाचा अज्ञानाच पदार्थ त्या कोणत्या पदार्थाचा विचार चाललाय अज्ञात नावाचा पदार्थ आहे का नाही ह्याचाच विचार चाल इतर पदार्थांचं नाव आता घ्यायचं नाही इतरच व्यवहार होण्यापूर्वी असते ज्याची जाणीव झाली तो पदार्थ असतो का नसतो असतो तेव्हा तो वेळ आहे का ज्या अर्थी ज्ञान आहे ज्या त्या ज्ञानाचा तो अस्तित्व ज्ञानानंतर अस्तित्वाचा व्यवहार करतो त्या अर्थी ती वस्तू आहे सरळच आहे काही चुकीच आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही या म्हणण्या मुळ अज्ञान असं ज्ञान आहे म्हणून ज्ञानच आहे असं कसं म्हणते तसं कुठं चाललंय तुम्ही दुसरी बाजू येऊन बोलताय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही असं ज्ञाने किंवा महाराजांचं म्हणणं आहे ज्ञानी पुरुषाचं म्हणणं आहे हे जे अज्ञान आहे असं म्हणणं हे अज्ञानी माणसाचं म्हणणं आहे त्या अज्ञानी माणसाला विचारताय किंवा कोण जो शहा असेल त्याला विचारताय पण त्याचं म्हणणं मात्र असं आहे की जगामध्ये अज्ञान आहे तुम्ही नाही काय म्हणताय कशावरून ती तात्ता तुम्हाला यादी दिलीच आहे त्याला विचारायचं ते बाकी जगात काय वरात नंतर बघा तुझे माझं आता बोलणं चाललंय तू मला काय म्हणतोय की अज्ञान आहे मी तुला असा प्रश्न विचारतो ज्या अर्थी अज्ञान आहे असा अस्तित्वाचा अज्ञानाचा अज्ञानाच्या अस्तित्वाचा तू व्यवहार करतोस त्या अर्थी तुला अज्ञानाचं ज्ञान असलं पाहिजे असलंच पाहिजे असलं पाहिजे याचा अर्थ काय पाहिजे असलंच पाहिजे वाद म्हणजे आताच पाहिजे तेव्हा महाराज म्हणतो तुला अज्ञानाचं ज्ञान असलं पाहिजे आणि अज्ञानाचं ज्ञान असलंच पाहिजे क्या हा व्यवहार संगति लग रही विचारुला ज्ञान है सिद्ध होते ज्ञान जाता मन तो निम्ह जे जा ज्ञापन ज्ञाता ज्ञान ज्ञे जे जाता त्या जा त्याला ज्ञानाचा विषय म्हणतात म्हणजे त्याला ज्ञेय म्हणतात त्या ज्ञेयाला जे जाणत त्याला ज्ञान म्हणतात तुला आम्हाला असं विचारायचं आहे की तू ज्या अर्थी अज्ञान आहे म्हणतोस त्या अर्थी तुला अज्ञानाचं ज्ञान आहे आणि अज्ञानाचं ज्ञान आहे याचा अर्थ तुझ्या ज्ञानाचा विषय आज्ञान आहे त्या शब्दाला थोडं भारताने उलट सुकट बोला तुमच्या बरोबर या बोलण्यातला भरम महाराजांच्या लक्षात येईल की महाराज अति मालमिकतेने त्याला प्रश्न विचारतात कारण पूर्व पक्षी इतका दक्ष आहे की आपल्याला तितक दक्ष व्हायला कित्येक जन्म घ्यायला पाहिजे इतका पूर्व पक्षी इतका दक्ष घेण्यात त्याला वेदांतशास्त्र सगळं ज्ञात आहे म्हणून त्याला बारकावे प्रश्न असं विचारतात वेदांतशास्त्र शिकून पार अगदी पडी काय अशा माणसाशी बोलणं चालल्या असं घेण्यात उत्तम अधिकारी त्याच्याशी बोलणं चाललेलं आहे अगदी सामान्य गबाळ ग्रंथी माणूस त्याच्या समोर ठेवून मौली बोलत नाहीये महाराज अज्ञा ज्ञान है अर्थात ज्ञा विषय जो ज्ञान है मज्ञान है या अर्थ तुला अज्ञा अगर ज्ञान है ज्ञा तो तू अज्ञान है अस्तित्व अज्ञाता अस्तित्वा करते अर्थ जो जो ज्ञानाचा जे जे जाणलं जातं त्याला ज्ञानाचा विषय म्हणतात त्याला ज्ञेय म्हणतात म्हणजे तुझ्या ज्ञानाचा विषय तुझ्या ज्ञानाचं ज्ञेय अज्ञान आहे म्हणजेच तुझ्या ज्ञानाचा विषय अज्ञान आहे म्हणजे तुला अज्ञानाचं ज्ञान म्हणजे तुझं जे ज्ञान आहे ते अज्ञानाला जाणतं असं नाही तर झाला हां म्हणजे माझं ज्ञान अज्ञानाला जाणत आहे असा या म्हणण्याचा अर्थ ठरत म्हणजेच वृत्तीज्ञान अज्ञानाकार झाले का नाही ज्याप्रमाणे घट ज्ञानामध्ये आपल्या ज्ञानाचा विषय ज्यावेळी घट असतो त्यावेळी आयन घटा असा व्यवहार होतो म्हणजे मला घटाचं ज्ञान झालं या शब्दाचा अर्थ असा आहे की माझ वृत्ती ज्ञान घटाकार झालंय आणि म्हणून मला घट आहे ज्ञान झालं आता तुला कोणाचं ज्ञान झालंय आता मला ज्ञान झालं अज्ञानाचं ज्ञान झालं म्हणजे तुझी आता वृत्ती अज्ञानाचा कराकार झाली असा अर्थ झाला तुझा ज्ञा वि है तुझ जना वृत् आज्ञाकार होते अज्ञा ज्ञान होटाच ज्ञान ज्यादा होटाकार हो तुला घटाच ज्ञान हो त्याच पद्धतीने जर तुला आता अज्ञानाचं ज्ञान झालं तर तुझं वृत्ती ज्ञान हे अज्ञानाकार होईल तेव्हाच तर तुला त्या अज्ञानाविषयी अस्तित्वाच ना अज्ञान आया असा म्हणण्यामध्ये तुझ्या ज्ञानाचा विषय अज्ञान आहे म्हणजे तुझं ज्ञान अज्ञानाकार झालेलं आहे तुझी वृत्ती अज्ञानाकार होईल तरच तुला अज्ञान आयाचं ज्ञान होईल होणार नाही असंच ना म्हणलं हो अस आता काय आहे एक नियम है वेदांत शास्त्राचा की वृत्ति व विषय एक देश अपरोक्ष शिवाय कधी ही अपरोक्ष ज्ञा एक कारण है अपरोक्ष ज्ञान नवे दादा ने बाबत बयाच वेका जागरूक कर प्रयत्न किया दादा दर इशारा देता दर वी सूचना दीता अतिशय आत्मिकतेने सांगतात की ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा म्हणजे पुढील समजूतीत गोंधळ होणार नाही असं दादांचं सारखं म्हणलं पण आपण गोंधळी <laughs> आपण गोंधळी सांगतात त्यावेळी लक्ष ठेवायचं नाही नेमकं वेळेवर विजरायचं आणि पुन्हा आपला गोंधळ लावा म्हणून मांडल्याचं ते मांडायच दादा म्हणतात याच्याकरता तर तुला मी अगोदर सांगितलं की गोंधळ होईल तू लक्षात ठेव नीट म्हणून आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचंय की बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीच्या वेळी दादाने ही गोष्ट आपल्याला खुलासेवर बजावून पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे की वृत्ती व विषय यांचं एक देशस्थितत्व होऊन नंतर जे ज्ञान होतं ते ज्ञान प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानात वृत्ती व विषय यांचं एक देशस्थितत्व होत असतं अगोदर ज्ञानापूर्वी हे घडत ही जर तुला रीत लक्षात आली तो म्हणला हा मला हे सगळं ज्ञान आहे तो पूर्वपक्ष सगळं शिकलेला ना शाण तो म्हणला बरं वाटत मला तुला असं विचारायचं ज्ञानेश्वर मौली असं विचारते त्याला त्या पूर्वपक्षाला काय बाळ म्हणजे तुझ्या बोलण्यात असं नाही का झालं की तुझी वृत्ती तुझं वृत्ती ज्ञान हे अज्ञानाकार झालंय याचा अर्थ ज्ञान आणि अज्ञान या दोघांचं एक देशस्तित्व झालंय ना हा म्हटलं झालंय म्हणजे ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहत असं कबूल केलं त्याच्या ज्याप्रमाणे घट ज्ञाना वृत्ती ज्ञान आणि घट एकत्र राहतो हे राहतात आणि त्याच पद्धतीने इथेही ज्ञान आणि आज्ञान कारण इथे ज्ञानाचा विषय असल्या कारणाने तिथे जसं घट आहे इथे अज्ञान आहे तिथे घट नावाचा पदार्थ आहे घट नावाचा जिन्नस आहे इथे अज्ञान नावाचा जिन्नस आहे या अज्ञान नावाच्या जिन्नाला या वस्तूला जाण्याला गेलेलं जे वृत्तीज्ञान ते आज्ञानाकार झालं म्हणजे वृत्ती ज्ञानाचं आणि अज्ञान नावाच्या विषयाच एक देश स्थितत्व झालेला आहे असं नाहीचा अर्थ तर म्हणलं असं जर आहे तर तुला आम्ही असं विचारतो अज्ञान कशाला म्हणतात रे बाबा काही जाणू न देणे काही कळू न देणे हे अज्ञानाचं काम आहे हे अज्ञानाचं स्वरूप आहे अज्ञानाचं स्वरूप काय काही कळू द्यायचं नाही कुठल्याही वस्तूच ज्ञान न होऊ देणं हे अज्ञानाचं काम आहे काम म्हणण्यापेक्षा हा अज्ञानाचा कधीही न पालटणारा स्वभाव आहे त्याचा पिंडगत धर्म आहे अज्ञानाचा पिंडगत धर्म काय की काही कळू द्यायचं नाही कुठे गेले किती नेण निर्माण करायचं नेणते पण निर्माण करणं हा त्या अज्ञानाचा पिंडगत धर्म असल्या त्याचा तो स्थायी भाव असल्या काही जाणू द्यायचं नाही हे त्याचं मुख्य कार्य असल्या त्याने ते करायला हवं करायला हवाय बरोबर आहे ज्यादा महाराज विचार का दे हा जो पिंडगत धर्म है हा जो स्वभाव है प्रमाण तो का ही व्यक्त नहीं स्वभाव व्यक्त करा हवा होता अपना स्वभाव प्रगट कराया जो मानूस ज्याो तो स्वभाव मानूस प्रगट करी आज उद्या के काल आज करी नहीं, सारे नहीं तो उद्या करीन पव प्रकट करी ये तात ना काय चाह जित्या का स्वभाव मेलशिवे या मुहिच उल्लेख करेहत की जितया स्वभाव हा मेलाशिवा जो नहीं मणूस जर एक शंभर वक्य बोली बोलने में एक वक्य स्वभान करना तुम्ही कितीही असा शाणेत तुमचं बोलणं तुमचा स्वभाव नक्की सांगून जात असं सा लक्षात ठेवा म्हणून एखाद्या माणसाला जर ओळखायचं असेल तर त्याला तासभर बोलायला लावायला तासाभरात नक्की करतं त्याला अक्कल लागतं मात्र तुम्ही म्हणाल बा नुसतं ऐकून समजेल काही त्याला अक्कल लागतं आम्ही काही लोकांना सांगतो काय की तू अमक्या भागातला आहे कशावरून सांगतो त्याच्या बोलण्यावरून सांगतो ते काय म्हणतात पहिल्यांदा नाही नाही नाही नाही म्हणत नाही काय तू काय नाही म्हणतो तो आमच्या अमक्या जिल्ह्याच्या अमक्या सह्यावरला असं इतकं वार्तान त्याला सांगू शकतो कारण त्याचं ते बोलणं आम्हाला सांगत असतं त्या बोलण्यात आवाजाचा चढ उतार आहे त्या चढ उतारावरून आपल्याला सांगता की हा कोणत्या प्रांतात हो सांगता येते त्याने हा तेव्हा सांगण्यात आता तात्पर्य अर्थ एवढाच आहे की माणसाचं बोलणं कधी कधी आपला स्वभाव सांगून जातं त्याने नाटकामध्ये पाठ करताना ज्याप्रमाणे पुरुषानं जर स्त्रीचं पार्ट केलं तर एकदा एखाद्या नाटक सगळं अरे मी बसले म्हणायला पाहिजे होत बसलो म्हणल्यामुळे गेलो सगळं नाटक आता काही मंडळी व्यक्त होऊ देत नाही तर आता किती त्याच्यात ते तन्मय झाले असतील त्याचा तुम्ही विचार करा आपल्याला त्यातनं एवढं सांगायचं बसलो म्हणलं झटकन सांगितलं की घे हा पुरुष आहे नारायणराव राज लगेच झटकन कळावे तसा काही प्रकार माणसाचा स्वभावचा घडत असतो आणि माणसाने आपला स्वभाव सोडू नये माणूस स्वभाव सोडित नसतो अज्ञान तरी आपला स्वभाव कसा सोडील तेव्हा अज्ञानाने काही जाणू न देणे हा जो त्याचा स्वभाव होता तो तो आपला स्वभाव त्यांनी का बरे वापरला नाही तो स्वभाव त्यांनी तिथे का व्यक्त केला नाही याचा अर्थ असा काही जाणू न देणं हा अज्ञानाचा स्वभाव असल्यामुळे त्याचा मुख्य भाव असल्या कारणाने तो स्थायी भाव असल्या कारणाने न पालटणारा धर्म असल्या किंभावना कळू न देणं म्हणजेच अज्ञान असल्या कारणानं त्याने त्यावेळी असं करायला पाहिजे होत काय करायला पाहिजे होतं आपला स्वभाव प्रगट करायला पाहिजे जर त्याने आपला स्वभाव प्रगट केला असता तर मला अज्ञानाचं ज्ञान आहे असं तुला त्याने म्हणून दिलं तू म्हणतोस मला अज्ञानाचं ज्ञान आहे माझ्या ज्ञानाचा विषय अज्ञान आहे या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सांग त्या अज्ञानाने आपल्या स्थिर स्वभावाप्रमाणे त्या ज्ञानाला काही न जाणू देणं असं का केलं नाही तुझ्या ज्ञानाला त्याने असं करायला पाहिजे होत ज्यावेळी तुझं ज्ञान अज्ञानाला जाणायला गेलं होतं तुझं वृत्ती ज्ञान अज्ञानाकार आलं होतं त्यावेळी आज्ञानाकार झालेल्या वृत्तीज्ञानाला काही जाणू न देण्याचं काम त्याने आपल्या स्वभावापराप्रमाणे करायला हवं हो होतं ते का केलं नाही इतका खडा सवाल आहे की मोठं चिंतन करण्यासारखा त्याने आपल्या स्वभावाप्रमाणे ते करायला पाहिजे म्हणजे त्या ज्ञानाला अज्ञानाला जाणवू दिलं नाही पाहिजे होत काय करताला जाणवू दिलं नाही पाहिजे अशी स्थिती व्हायला हवी होती पण झाली नाही तू म्हणतो मला अज्ञानाचं ज्ञान आहे वस्तुस्थितीने तुझ्या मतानुसार अज्ञानाने आपलं ज्ञान होऊ दिलं नाही असं जर घडलं असत तर तुला त्या अज्ञानाचं ज्ञानच झालं ज्या अर्थी तू म्हणतोय काय की आज्ञान आहे म्हणजे तुला अज्ञानाचं ज्ञान आहे म्हणजे तुझं ज्ञान अज्ञानाकार झालं होतं एकदा केव्हा तरी आणि ज्यावेळी अज्ञानाकार तुझं ज्ञान झालं होतं त्यावेळी अज्ञानाने आपल्याच स्वभावाप्रमाणे काही जाणू न देणे याच प्रभावाप्रमाणे त्यावेळी तुझ्या ज्ञानाला आपलं ज्ञान होऊ न द्या वयास हवे होते पण तसं तिथे झालेलं दिसत नाही तसं तिथे घडलेले दिसत नाही अज्ञानाने आपला स्वभाव तुझं ज्ञान ज्यावेळी त्याला जाणायला गेलं होतं त्यावेळी दाखवला नाही त्यावेळी आपला स्वभाव त्याने प्रगट केला नाही असं दिसून येतं याचा अर्थ तसा की हे अज्ञान आहे असं तुझ्या म्हणण्यावरून तू म्हणतोस हे जे तू सिद्ध करतोस त्यावरून आम्हाला असं दिसून येतं की अज्ञानाला तू जाणतोस अज्ञानाला तू ओळखतोस अज्ञानाने आपला स्वभाव तू ओळखायला गेला होता त्यावेळी तुझा वृत्ति ज्ञा बात का देना अस्या प्रकार च स्वभाव तिथे व्यक्त, नहीं। होतो की जानना व्यक्त के ज्ञा स्वभाव तिथे अभिव्यक्त हो स्वभाव व्यक्त तुला अज्ञात ज्ञान तुला ज्यादा अज्ञात ज्ञान है तुझा वृत्ति ज्ञाने ज्यादा अज्ञा का आकार धारण के होता तुझं वृत्ती ज्ञान ज्यावेळी अज्ञान नावाच्या विषयाकार झालं होतं त्यावेळी अज्ञान नावाच्या विषयाने आपला स्वभाव तिथे अभिव्यक्त केला नाही असं वस्तुस्थितीने तिथे घडलं नाही म्हणूनच तर तू अज्ञान आहे असं म्हणतोस म्हणजेच तिथे अज्ञानाचा स्वभाव व्यक्त होण्याच्या ज्ञानाचाच स्वभाव व्यक्त झाला असं मला दिसून येत अज्ञान आहे येथे शहाणे राहतात येथे वेडे राहतात असं जसं सांगाव तसं इथे अज्ञान आहे असं तू म्हणतोस ह्याचा अर्थ असा इथे अज्ञानाचा स्वभाव व्यक्त झालाय का ज्ञानाचा स्वभाव व्यक्त झालाय जर अज्ञानाचा स्वभाव व्यक्त झाला असता तर काही कळलं नसतं तुला आहे असं म्हणतो त्या अर्थात आणि अज्ञान एका खाली एकत्र आलेले होते तुझे वृत्तीज्ञान आणि अज्ञान नावाचा विषय यांचं एक देश झालं होतं त्यावेळी अज्ञानाने आपला काही कळू न देणं हा स्वभाव व्यक्त करायला हवा होता जर आपका स्वभाव व्यक्त के तुला कल अज्ञान है तो अज्ञात अस्तित्व की तुला नुला ज्यादा अज्ञा के अस्तित्व की जाएगा वस्तुत्व दिल्ला है इतक जनता अज्ञा अस्तित्वा व्यवहार करते अर्थी मैं दिवन ये अज्ञा ने अपला स्वभाव क्या ही कू न दे व्यक्त के स्वभाव व्यक्त जाए तो ज्ञाता स्वभाव इधर आय अभी विचार तो अज्ञान कहना असत असत त्या म्हणज तुला अर्थी तुला अज्ञानाचं ज्ञान झालं त्या अर्थी अज्ञानाने आपला प्रभाव व्यक्त करण्याच्याऐवजी ज्ञानाने आपला स्वभाव व्यक्त केला असं दिसून येतं मग ज्ञान आहे का अज्ञान आहे ज्ञानाचा स्वभाव नसलेला पदार्थ दाखवून काय असलेल्या पदार्थाला दाखवणार असलेली मग दाखव हे तर मौज आहे अज्ञान जर असतो ज्ञानाचा तू बारीक जरा चिंतन कर अज्ञान जर तिथे असत तर त्याने आपला स्वभाव व्यक्त केला असता आणि त्या ज्ञानाला आपलं ज्ञान होऊ दिलं नसत त्याने आपलं ज्ञान ज्ञानाला होऊ द्यायला नको होत पण ज्ञानाने अज्ञानाचं ज्ञान संपादन केलंय इथे अज्ञानाचाच स्वभाव दिसण्याच्याऐवजी ज्ञानाचाच स्वभाव दिसून येतो कि मोहना ज्ञानच दिसून येतं अज्ञान माझ्या दृष्टीने नाहीच जर अज्ञान असतं तर त्याने आपला स्वभाव व्यक्त केला असता आमचं ज्ञान आहे त्याने आपला स्वभाव व्यक्त केलाय काय व्यक्त केला आहे ते ज्ञानच आहे तर असं जर घडलं असतं तर अज्ञान आहे असा व्यवहार तुम्हाला करता आला ज्यार्थी तुम्ही अज्ञान आहे असा व्यवहार करताय नाही बोलत आहे तुमची बाजू जेवढी बाजू मांडण शक्य त्याच्यापेक्षा बारकाळ ती बाजू मांडली आहे असं होऊ शकत नाही हे ज्ञान आहे मनाने एक तुम्हाला यात कळलं नसलं तर एक दादांचा दृष्टांत सांगतो म्हणजे सगळा उलगडा होऊन इथे लोक पाठाला त्यावेळी येत त्यावेळी रंगनाथ महाराजांच्या सारखी मंडळी की जी श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीच सा दुसरा म्हणून सामर्थ्य अशा पद्धतीची माणसं एका बाजूला बसलेली असायची आणखीन काही मंडळी शिकलेली मंडळी वकील मंडळी वगैरे आधुनिक विद्या गोष्टी सगळी बसलेली असायची सगळी माणसं असा विषय चांगला मानना डोळ्यायची लिहून घ्यायची कीर्तन प्रवचन करायची कीर्तन करतोय गात एखाद्याकडे भावा फार चांगला म्हणून गातो छान काय ते दादांच्या सारखं जातो तो किती रंगनाथ महाराजांची किती बुद्धी व्हावी हो जसं गुरुजी दादा बोलत तसं गुरुजी बोलतो अभ्यंतर शास्त्रीच्या सारख्या एका मोठ्या विद्वान माणसाला आश्चर्य वाटावं हो की याचं व्याकरणाचं अध्ययन किती झालंय असा विचारण्याचा संभ्रम निर्माण व्हावा हो आणि ओढ वक्तृत्व काय अजून असावं अशा वक्तृत्वाने संपन्न रथी अतिरथी महारथी असे सगळे एक एक बसलेले आहे एक ग्रस्त त्यात असा होता हे सगळं रोज ऐकून त्याला यातलं काही कळत नाही त्रास वाटलं ही सगळी मंडळी हुशार म्हणतात नेहमी कुणाचं केव्हा कसं कौतुक वाटेल काही सांगता नाही अगदी माणसाच्या देह धर्माविषयी सुद्धा माणसाला प्रसंगाने कौतुक वाटेल अशी माणसाची ही नऊ परती होऊ शकते कुठे काय सांगतायत त्यांनी प्रामाणिकपणे सगळं संपल्यानंतर दादाने विचारलं दादा म्हणून मला शंका आहे दादा वाटलं आजवर घेऊन जात दगड हा या दगडाला काय सिनेमा नाही विचारलं काय सांगता ते म्हणजे आता माझं असं ठरलं मी आज इतके वर्ष सतत तुमचं ऐकतो मला काही कळत नाही आता मी ठरलं आता ऐकायचंच नाही कळत अजून येतं येऊन का उपयोग करून मी येऊन बसतो निघून जातो हे बघाय कुणी प्रवचन करतो कुणी कीर्तन करतो कुणाला काय शंका विचारतात कुणी काय सारखं चाललेलं असतं मला ह्यातलं का हे कळत नाही विचारतात काय आणि तुम्ही त्याला काय समाधान सांगता हे मला काही कळत नाही त्यामुळे मी आता ठरवलं की कळत अजून येतो मला ऐकायचं सोडून घेवा दादा म्हटले आता असं करून का नक्की था था, ना, ना ले ले ले मला नक्की कळेल आणि हे जे सगळे लोक कीर्तन प्रवचन करतात आणि मानाडो लोकांतात ना त्यांना काही कळणार नाही राष्ट्रीयच वाटायला आपल्याला हे बोलल्यानंतर ह्या सगळ्या वर्ण आत्तापर्यंत केलेल्या विवेचनाचं सार या गोष्टीत आहे घणाठेवा मला केवळ गोष्ट सांगून टाईम पास करायला नाही म्हणजे मला वेळ अधिक झालेला नाही आहे मीसुद्धा नो टाईम या वर्गातलाच आहे नो टाईम नो व्हेकन्सी जागा नाही वेळ आपल्याला त्यातनं एवढं सांगायचं यांना काही कळत नाही यांना कळणार नाही तुला नक्की कळेल दादाने त्याने विचारलं मला कळत नाही असा माझा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर तुम्ही म्हणून मला कसं कळेल दादाने आणि त्यांना कळत नाही असं म्हणता कसं विचारतात ते कीर्तन प्रवचन कशी करतात लिहितात कसं व्यवस्थित मला लिहिता येत नाही वाचता येत नाही कळत नाही दगड नसतात मी माणूस मला कसं कळण्या शक्य आहे आणि त्यांना कसं बघा हे मला जर कळेल तर मी लिहिलं नसतं का मी बोललो नसतो का दादाजी सांगते हे सगळं तुझं ठीक आहे पण मी सांगतोय तू त्यांना ठिक त्याचं कारण आहे तुला ते मी ते लिहिणं वाचणं तुला मी सांगत नाही मी असं सांगतो की हे जे मुलं माना डोळवतात ना त्यांना खरोखर तुझ्यासारखं काहीही कळेल नसतं पण काहीही न कळता कळले असं त्यांना झालंय भ्रम काहीही न कळता मला कळतंय असं त्यांना वाटतं म्हणून त्यांना झालंय भ्रम म्हणून आता त्याला मला कळतंय असं वाटतं तर आता कळायचं काहीशी लग राहिलं नाही म्हणून त्यांच्या ज्ञानाची पायरी आता वाढणार पण त्यांना कळत म्हणून त्यांना कळणार नाही कळत असं वाटत त्यांना कळत नाही तुला काय वाटतं मला कळत नाही म्हणूनच तुला करण्याची योग्यता तू येथे का तुला मला कळत नाही असं वाटतं शहाण आहेस कि ते इतके मूर्ख आहे की त्यांना कळत नाही हे सुद्धा कळत ते इतके मूर्ख आहेत मला डोलून आणि लिहून की कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही आणि तू इतका शहाण आहेस कि तुला मला कळत नाही असं कळत त्यांच्या पेक्षा तुझाच अधिकार मोठा त्याला म्हणायचं काय अज्ञानाचं ज्ञान एवढा त्याचं म्हणायचं काय अज्ञानाचं ज्ञान म्हणून ज्ञानेश्वर माउली म्हणते अज्ञानाचं ज्ञान सिद्ध होत का अज्ञान सिद्ध होत आता सिद्ध होते फक्त ज्ञान अज्ञान सिद्ध होते कुठे आज्ञा त्याला म्हणायचं अनुभयी दृष्टीने अज्ञान नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाकीचा विषय आपण आता उद्या कुंडली गोदा हरिव श्री ज्ञानदेव या अज्ञान ज्ञानाचे आहे जिथे तरी जेथे असे तयाती नेणं का न करी ज्ञानेश्वर महाराज अज्ञानवाद्यास असं विचारतात की अज्ञान ज्ञान हे जर एकत्र राहतात असं तुझं म्हणणं तर आम्ही तुला असं विचारतो की ते अज्ञान त्या ज्ञानाला नेणतंच का बरं करीत आहे त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने त्याला नेणं तर करायला हवं होतं पण ते हो ते त्याला नेणं करीत नाही म्हणजे आपल्या ज्ञाना ज्ञानाने आपल्याला जाणवू नये त्याला जाणता येऊ नये अशा स्वरूपाने आपण राहणं हे त्या अज्ञानाचं काम आहे अज्ञानानं ज्ञानाला आपलं ज्ञान होऊ देऊ नये पण ते तसं करीत नाही तरी ज्ञानेश्वर महाराज विचारतात त्या ज्ञानाला ते नेणं तर का बरं करीत नाही एक ज्या ते अज्ञान ज्ञानाला नेणं करू शकत नाही याचा अर्थच असा होतो की अज्ञान नाही असं ठसठशी त्यावेळी ठरवून जातं असं सिद्ध होतं त्याच्या सिद्धीकरता आता वेगळा पुन्हा प्रयत्न करण्याचं कारण आहे प्रकाश घन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे असं तुझं म्हणणं गृहित धरलं तर आम्हाला तुला असं विचारायचं आहे की त्या अज्ञानाने त्या ज्ञानाला नेणं करणं हे काम होतं त्याने नेणतं का केलं नाही असं आम्हाला तुला विचारायचं आहे आणि जर अज्ञान हे त्या ज्ञानाला नेणतं करीत नसेल हे जर तुझं म्हणणं बरोबर असेल तर एक गोष्ट अशी सिद्ध होईल की अज्ञान नाही आणि त्या अज्ञानाने आत्मस्वरूपाला पूर्ण नेणं जर केलं अज्ञान हे अज्ञान हे ज्या ज्ञानाला ज्ञान जे त्याला संपादन करायला गेलं होतं जाणायला गेलं होतं त्या ज्ञानालाही त्याने अज्ञान केलं तर काय होईल सगळीकडे अज्ञानाच अज्ञान जगदानध्य प्रसंग ओढवेल ज्ञान ही गोष्ट जगात सिद्ध होणार नाही म्हणून अज्ञानाने त्या ज्ञानाला नियंत्र करायला पाहिजे होतं ते का केलं नाही आणि जर अज्ञान असून ज्ञान व अज्ञान एकत्र येऊनही जर त्या अज्ञानाने ज्ञानाला निणं केलं नसेल तर अज्ञान नाही असा त्याचा अर्थ होतो असं ज्ञानेश्वर महाराज त्याला सांगतात पूर्वार्धात पूर्वपक्ष असून उत्तरार्धात सिद्धांत पक्ष आहे पूर्वपक्ष असा आहे की हे जे अज्ञान आहे ते तुमचे परमात्मर त्या जर कोणी म्हणेल ते, ते दोघे एकत्र राहतात असं कोणी म्हणेल तर त्याचंही उत्तर देतात किंवा काल सांगितल्याप्रमाणे जाण्याला गेलेलं ज्ञान ज्या जा अज्ञानाला जाण्याला गेलं ते अज्ञान हे दोघं जरी एकत्र येतात एक देशस्थितत्व त्यांचं आहे त्या लोक असं पूर्वपक्षी जर गृहित धरून बोलेल तर त्याला असं विचारायचं ठीक आहे आत्मस्वरूपात त्या ठिकाणी किंवा आत्ता सांगितलेल्या रीतीने जर ज्ञान आणि आज्ञान एकत्र येत असतील तर आम्हाला पण असं विचारायचं म्हणजे आपल्या स्वभावाप्रमाणे त्या ज्ञानाला नेमतं का कधी नाही अर्थात परमात्म्याला चितून त्या पक्षीला आहे या उत्तर ही है कि जर स्वीकार ज्यादा परमांवरूपा ठिकाणी जी अज्ञान है तो स्वरूप का करीत नहीं मूल प्रश्न तुझा मैं प्रमाणे जर अज्ञान तिथे है मान्य के अज्ञा का स्वभाव है कि जिथे जाइन तिथे का ही जाण न दे हा अज्ञा मूल स्थायी भाव है तू स्थिर स्वभाव है स्थिर स्वभाव प्रमाण अज्ञा ने नेणतं करायला पाहिजे होतं पण ते अज्ञान ज्ञानाला नेणं करीत नाही म्हणून ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे, हे तुझं म्हणणं बरोबर नाही तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही कारण आत्मा हा ज्ञानस्वरूप केवळ दृमात्र असल्याकारणाने तिथे ते अज्ञान राहू शकतं अज्ञानाने आपल्या स्वभावाप्रमाणे कोणीही आलं अर्थात मुख्यतः ज्ञान आलं तर त्या ज्ञानाला आपलं ज्ञान होऊ द्यायचं नाही हे मुख्यतःचं काम असल्याकारणाने हाच स्वभावे ज्यादा तो अपना स्वभाव अभिव्यक्त करीत नहीं तो अपना स्वभाव तिथे दाखवी नहीं आता अर्थ क्या कि अज्ञान अज्ञान जी इन ऐसी ज्यादा स्वभावी अज्ञात की मराठीत जी है तो मुता का जवे अपने अनुवाद के ज्याची स्वभाव हा मनुष्याचा मेल्याविना जात नाही अशी एकंदर व्यवहारात म्हण आहे ज्ञानेश्वर महाराज असे सांगतात की अज्ञानाचा स्वभाव आहे स्वभाव आहे म्हणजे त्याचा तो स्थिर स्वभाव आहे किंवा दुसऱ्या शब्दात जो काय झालं तर अज्ञानाचंही लक्षण आहे लक्षण कशाला म्हणतात ज्याच्यामध्ये अतिव्याप्तीत नाही अव्याप्तीत नाही असंभ्रव दोष अस असत नाही आणि जो ज्याचा असाधारण धर्म असतो त्याला त्याचं लक्षण म्हटलं जातं अज्ञानाचा हा असाधारण धर्म आहे काय असाधारण धर्म आहे की ज्या व्याप्ती येत नाही अव्याप्ती येत नाही असंभव दोष असत नाही आणि जो ज्याचा असाधारण धर्म असतो त्याला त्याच लक्षण म्हटलं जात अज्ञानाचा हा असाधारण धर्म आहे काय असाधारण धर्म आहे की जिथे जिथे ते असत जिथे जिथे ते जात जिथे जिथे ते अज्ञान राहत तिथेही ते आवृत्त करीत असत ज्ञानप्रकाश होऊ न देणं ज्ञान प्रकाशाला विषय न होण ज्ञान त्या पदार्थाचं ज्ञान होऊ न देणं हे अज्ञानाचं लक्षण आहे म्हणजे आवरण करणं आच्छादन करणं थोडक्यात सांगायचं ना कोणत्याही पदार्थाला कोणत्याही वस्तूला आच्छादन करणं त्याला धाकणं हा अज्ञानाचा स्वभाव आहे झाकण म्हणा आवरण करणं म्हणा आच्छादन करणं म्हणा किंवा ज्ञान होऊ न देणं म्हणा तुला जर मान्य होत नसेल आणि सांगितलेलं हे मान्य होत नसेल तर तुला आम्ही असं विचारतो कि मात मुकाम अज्ञान अज्ञान कोणत्या स्वरूपात ते तर तू आम्हाला सांग तू सांगशील तसं आम्ही समजू त्यात काय म्हणतात बिघडलं पण तुला अज्ञानाचं लक्षण सांगण्याची गरज आहे अर्थात त्याला जर अज्ञानाचं लक्षण सांगता येत नसेल आम्हाला तर एकंदर सर्वत्र ज्ञानप्रकाशक दिसून येतो अज्ञान आम्हाला दिसून येत नाही आणि तो म्हणतो की अज्ञान आहे तर अज्ञानाचं लक्षण सांग आणि तुला जर अज्ञानाचं लक्षण सांगता येत नसेल तर आम्ही अज्ञानाचं हे लक्षण तुला सांगितलं की ते जिथे जातं तिथे गेला असताना त्याला आच्छादन करणं त्याला आवृत्त करणं वा ज्ञान होऊ न देणे हा त्याचा ज्या आहे त्या ज्या स्वभावाप्रमाणे अज्ञानाने तिथे आवरण करायला पाहिजे आणखीन एक गोष्ट सांगतात कि अज्ञानाची सत्ता कोणती याबाबत बराच वाद आहे जगताच्या प्रतीची संगती लावण्यासाठी अज्ञान मानलेलं आहे हे परमेश्वराचा आश्रित राहत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर असं स्वच्छ म्हटलंय की ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही अशा स्वरूपाने ती असते असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे तेव्हा या जगतप्रतीच्या संगतीसाठी मानलेलं जे हे अज्ञान त्या अज्ञानाची कोणी समजा जर दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे विचार केला तर कोणी ज्ञात सत्ता मानेल कोणी सृष्टीदृष्टीवादाप्रमाणे विचार करेल तर त्याची अज्ञात सत्ता मानेल म्हणजे अज्ञानाला कोणी व्यावहारिक मानेल तर कोणी प्रातिभाषिक समजेल तो हा भाग दुय्यम आहे कोणतीही तुम्ही सत्ता समजा व्यवहाराची संगती लावण्यासाठी व्यावहारिक सत्तावा न ज्ञान आहे असं जरी म्हटलं तरी महाराज सांगतात अज्ञानाचा जो स्वभाव आहे तो व्यावहारिक वा प्रातिभाषिक सत्तेचा विभाग थोडासा बाजूला ठेवू नये अज्ञानाचा जो स्वभाव आहे व्यावहारिक सत्ते असूनही त्याचा स्वभाव असा आहे की ते जिथे जाईल तिथे त्याचं ज्ञान होऊन न देणं हा त्याचा स्वभाव आहे हे त्याचं असाधारण धर्मरूप लक्षण आहे तेव्हा तुला आम्ही असं विचारतो की अज्ञान आहे कुठे तू म्हणजे किंवा तो आत्तापर्यंत आम्हाला सांगत होता की अज्ञान आहे आहे म्हणून आम्ही तुला असं विचारतो कुठे असं आन त्याचं उत्तर तो देतो की मी अज्ञानी आहे अहम अज्ञा अशी प्रतिती ज्या अर्थी जीवाला येते त्या अर्थी अज्ञान आहे हे प्रतितीवरूनच सिद्ध होतं त्याला असं विचारतात किंवा तू मी अज्ञानी असं ज्या म्हणतोस याचा अर्थ असा की तुला अज्ञानाचं ज्ञान झालेलं आहे आमचं म्हणणं आहे शेवटी तू तुला आम्ही असं विचारतो की अज्ञान तुला कसं कळलं मी अज्ञानी आहे अहम अज्ञा असं तुला कसं कळलं अज्ञानाचं तुला ज्ञान झालं कसं असं जर त्याला विचारलं तर त्याचं त्याचा जो काही उत्तम आहे तो एवढं सांगू शकेल की मला आज्ञान आहे ते त्या ज्ञानाला आपल्या <coughs> स्वभावाप्रमाणे ज्ञान होऊ न देणं असा आपला स्वतःचा स्वभाव व्यक्त करीत नाही आणि अज्ञान आहे असं माझं म्हणणं आहे तर महाराज म्हणतात की तुला जर ते आपल्या स्वभावाला व्यक्त करीत नाही ते जर नेणतं त्या ज्ञानाला करीत नाही तर मग अज्ञान आहे असं कुठे सिद्ध होतं म्हणजे अज्ञान नाही असं त्याच्यावरून सिद्ध होतं आणि इतकं असूनही जर तुझा आग्रह असेल की अहम आज्ञा हा असं मला ज्ञान झालं तर आम्ही तुला असं विचारतो की हे तुला ज्ञान अज्ञानाचं झालं कसं हे तुला समजलं कसं आज्ञान आहे असं तुला कसं कळलं अज्ञान कसं कळलं ह्याचा अर्थ की कळणं हा शब्द अज्ञाना जो स्वभाव आहे हा अज्ञानाचा नसून कळणे हा स्वभाव ज्ञानाचा कळणे म्हणजे समजणे जाणणे ओळखणे ही ओळख म्हणा हे समजणं म्हणा हे ज्ञान म्हणा हे कळणं म्हणा हे कळणं म्हणजेच ज्ञान आहे कळणे हा स्वभाव अज्ञानाचा नाही अज्ञानाचा स्वभाव झाकणे हा स्वभाव कळू न देणे ज्ञान होऊ न देणे हा स्वभाव अज्ञानाचा आहे आणि ज्ञान करून देणं ओळख करून देणं पटवणं परिचय करून देणं कळणे हे स्वरूप ज्ञानाच आहे तेव्हा तुझ्याच सांगीवरून आम्हाला असं दिसून की इथे अज्ञानाचा स्वभाव अभिव्यक्त होण्याच्याऐवजी ज्ञानाचाच स्वभाव स्पष्ट रीतीने अभिव्यक्त होतो कारण तू म्हणतोय की मी अज्ञानी आहे असं मला कळतं मग अज्ञानी आहे असं मला कळतं हे ज्ञान आहे का अज्ञान आहे हे ज्ञानच आहे अज्ञान कुठे आहे असा आहे ज्ञान म्हणून अज्ञान अज्ञानवाद्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न विचारून त्याला अज्ञान नाही असं सिद्ध करून दाखवलेलं आहे यावर पुन्हा पूर्वपक्षी म्हणजे अज्ञानवादी आपलं मत सांगणार आहे <coughs> थोडासा शास्त्राधार घेऊन तो बोलणार आहे तो पुढच्या व त्यावर कबूल करा का करावे कशासाठी कबूल करायचं हे सांगतात आमचं तू कबूल करावं असं अज्ञानाचा जाती स्वभाव आम्ही तुला सांगितलाय आमचं म्हणणं तुला कबूल करायला लावण्यात काहीतरी ओझ तुझ्यावर आम्ही आणतोय असा त्याचा अर्थ नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगतात आत्ताच्या म्हणजे व्यवहारातल्या आणि थोड्याशा कचेरीच्या शब्दात बोलायचं झालं तर आपल्याला असं सांगावं लागेल की मॅनेजकर महाराज म्हणतात आम्ही काही रेव्हेन्यू खात्यातली माणसं आहे काय हां ते कोणाला आरोप करायचा तू मान्य कर नाही तर बघ म्हणून सांगायला की असं लिहून दे म्हणून म्हणायला असं काही आम्ही म्हणणार नाही आम्ही तुला आपला स्वभाव सांगतो आमचं तू आई तुझ्या राम ती दृडपशाही अशा भाग नसून अज्ञानाचा आम्ही तुला स्वभाव सांगितला की अज्ञान किती जाईल तिथे त्याने नेणत करावं हा त्याचा स्वभाव आहे काही ज्ञान होऊ न द्यावं हा त्याचा आच्छादन करा स्वभाव कुमान असा आम्ही सांगतो त्याचा जास्त स्वभावच आहे तो हम्म जिथे ते अज्ञान असते तेथे त्याने ज्ञानाचा करा लोकच करावा त्याने ज्ञानाचा लोप केला पाहिजे ज्ञानाला आच्छादित केलं पाहिजे ज्ञानाला आवरण केलं पाहिजे ज्ञान होऊ न दिलं पाहिजे शास्त्राधार घेऊन होते पूर्वपक्षी शंका करतो की आठव्या ओर्त सांगितलेला सिद्धांत आमचे पदरचा नाही त्या स्वाश्रेयास विषय असते हा शास्त्रकर्त्यांचाच पक्ष आहे म्हणजे अज्ञान किंवा माया ही स्व म्हणजे परमात्मा ह्याचेच ठिकाणी असली होते ही परमात्म्याचे प्रक्षाबंद होते